पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंढेरे वाचक मिलिंद लव्हाणकर तंत्र दुसरे मित्रप्राप्ती आता मित्रप्राप्ती नावाच्या दुसऱ्या तंत्राचा आरंभ करू त्याची सुरुवात असेल उंदीर कासव हरिण आणि कावळा यांच्याजवळ जरी अपुरी साधने होती तरी केवळ बुद्धीच्या व शहाणपणाच्या जोरावर त्यांनी यश मिळवले हे कसे राजपुत्रांनी विष्णू शर्म्याने त्यांना खालील गोष्ट सांगितली दक्षिण देशामध्ये महिला रोपे नावाचे एक नगर होते त्या नगराजवळ एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर अनेक तऱ्हेचे पक्षी आणि कीटक घरटी बांधून राहत असत अनेक देशातील वाटसरूही त्याच्या थंड छाळे विश्रांतीसाठी मुक्काम करीत असत वृक्षांचे आयुष्य कसे परोपकारी असते पहा त्यांचा प्रत्येक भाग लोकोपयोगी असतो फांद्यांवर पक्षी राहतात फुलातील व फळातील मध मद, मधमाशा खातात आणि अने अनेक जातीचे कीर्टक त्यांच्या लाकडावर आपली उपजीविका करतात त्या वडाच्या झाडावर लघुपतनक नावाचा एक कावळा राहत होता एक दिवस नेहमीप्रमाणे तो भक्ष शोधण्याकरिता शहराकडे जात असताना हातात जाळे घेतलेला काळ्या कुळकुळीत रंगाचा लणू यमोज असा एक मनुष्य त्याला दिसला त्याला पहिल्या कावळ्याच्या मनात एक शंका आली व तो स्वताशीस म्हणाला हा दुरात्मा बहुत करून आपल्या झाडाकडे चालला असावा आता त्या वडावर राहणाऱ्या आम्हा पक्ष्यांच्या नशिबात काय आहे पारधी पक्षी पुलाचा नाश करणारा यमत आहे तेव्हा आत्ताच्या आत्ता परत जाऊन सर्व पक्षांना याच्या दुष्ट हेतूची सूचना देऊन सावध केले पाहिजे असे म्हणून तो ताबडतोब परत फिरला आणि झाडावर येऊन सर्व पक्षांना म्हणाला बाबांनो हातात जाळे व तांदूळ घेऊन एक पारभी इकडेच येत आहे त्याच्या त्या तांदूळावर जाऊन त्याच्या जाळ्यात सापडू नका तांदूळ जमिनीवर पसरून तो तुम्हाला जाळ्यात पकडणार ते तांदूळ नसून ते विषत आहे असे समजा त्याच्या झाडाजवळ आला व आपले जाळे आणि आमिष योग्य तऱ्हेने लावून तो, तो, त्या ला, तो त्याच्यापासून दूर जाऊन नपून बसला सर्व पक्षी पावळ्याने योग्य वेळी दिलेल्या बातमीमुळे त्या जाळ्याकडे फिरकलेही नाहीत ते तांदूळ म्हणजे हला हरत असे मानून ते त्यापासून दूर राहिले इतक्यात चित्रप्र तांदूळ दिसले आणि त्यावर ताव मारण्यासाठी तो आपल्या अनुयाजांसह खाली उतरला लघुपतनक त्यांना सूचना देण्याकरिता पुढे येण्यापूर्वी धीर न धरवून सर्व कबुतरे आधाशा त्या तळावर तुटून पडली आणि जाळ्यात अडकली बाकी त्यांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे संकट समयी बुद्धी फिरते म्हणतात तेच खरे नाहीतर तर रावणाला परस्त्री हरण हे पाप आहे हे, हे कळत नव्हते असे नाही किंवा रामाला सुवर्ण मृग हा सत्यसृष्टीतला नाही याची जाणीव नव्हती असेही नाही तसेच युधिष्ठिर राजाला जुगाराचे पुष्परिणाम दुष्परिणाम माहीत नव्हते असेही नाही परंतु आधी जाते बुद्धी आणि मग जाते भांडवल असे म्हणतात तेच प्रत्ययाला येते कबुतरे जाळ्यामध्ये अडकलेली पाहिल्याबरोबर व आपली काठी सरसावून पुढे झाला आपण सहपरिवार जाळ्यात सापडलो आहोत हे जाणून चित्रग्रीव सर्व कबुतरांना म्हणाला अनुचरांनो घाबरू नका संकट जे धीर सोडित नाही त्यांची बुद्धी तीक्ष्ण राहून संकटातून बाहेर येण्याचा योग्य मार्ग त्यांना सापडतो शिवाय मोठे लोक संकटात काय किंवा वैभवात काय सारखे समतोल विचाराने तेव्हा आपण सर्वजण जर एकदम एकाच एक एका जाळ्यासह उडालो तर यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग निधेल संकटाच्या भयाने त्विधा मन होऊन जर का आपण एकदम उडू शकलो नाही तर सर्वांचाच नाश होईल हे लक्षात ठेवा आपल्या राजाच्या म्हणण्याप्रमाणे वागून ती सर्व कबुतरे एकदम उडाल्यामुळे जाळ्या सकट आकाशात गेली ती जाळ्या सकट उडून पाहून तो पारधीही त्यांच्या मागोमाग जमिनीवरून धावू लागला जाळ्याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्याने तोंड वर केले होते त्याच्या मनात आले जर काही कारणाने या पक्ष्यांमध्ये फूट पडली तर जाळे घेऊन जाणारे हे सर्व पक्षी खाली पडतील यात संशय नाही लघुपतनक हा सर्व प्रकार पाहत होता ती सर्व कबुतरे पुढे काय करणार याबद्दल त्याला कुतुहल उत्पन्न होऊन तो आपले रुपचे व्यवहार सोडून काय घडते माद ते पाहायला त्यांच्या मागोमाग निघाला कबुतरे दृष्टीआड झाल्यावर पारध्याने पाठ्यात सोडून दिला व तो स्वतःशीच म्हणाला होणार ते कधी चुकत नाही तळ हातावरील वस्तूही तिची वेळ आली की होते भवितव्य ते काय करणार दैव अनुकूल असले तर कुठूनही पैसा मिळतो परंतु दैवा अनुकूल नसेल तर कुबेरही शिकेस लागतो पक्षांच्या लोभाने पाठलाग सोडून दिलेला पाहून चित्रग्रिव आपल्या अनुयायांना म्हणाला आता तो पारधी आपला पाठलाग करीत नाही तेव्हा आपण आता या महिला रोप्य नगराच्या उत्तर बाजूला स्वस्थपणे उतरूया तिथे हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे तो हे जाळे पुरतडून तोडून टाकेल संकटात मित्राशिवाय कोण मदत करणार चित्रद्रीवाच्या सूचनेप्रमाणे सर्व कबूतरे हिरण्यटा बिळाजवळ उतरली हिरण्यक अनेक वाटा असलेल्या आपल्या बिळात सुखाने पहुडला होता आपल्या घरी प्रत्येक जण राजा असतो चित्रदीव त्या बिळाच्या तोंडाजवळ जाऊन आपल्या मित्रात जोराने हाका मारून म्हणाला अरे हिरण्यटा लवकर ये मी संकटात आहे चित्रग्रीवाचा शब्द कानी पडताच हिरण्यक बाहेर आला व कोणते संकट कशामुळे उडवले याची चौकशी करू लागला मित्रांची भेट झाल्यावर दोघांच्या रोमांच उभे राहिले आपल्या घरी आपले मित्र नेहमीच येत राहावेत असेच प्रत्येकाला वाटत असते चित्रग्रीव जाळ्यात अडकलेला पाहून हिरण्यकाला वाईट वाटले त्याने विचारले तुझी अशी अवस्था कशाने झाली कशी व कुणामुळे म्हणून सांगू चित्रग्रीव म्हणाला खडतर दैवच याचे कारण आहे आमचा आधारशीपणा आमच्या अंगाशी आला तेव्हा आता तू जास्त चौकशी करीत न बसता आमची यातून लवकर सुटका करते भक्षा, परंतु जवळचे जाळे दिसत नाही चंद्र सूर्या ना राहुकेतू सर्प हत्ती व पक्षी यांना जाळे व विद्वानांना दारिद्र्य नेहमीच ग्रासित असतं खरोखरच विधात्यानं प्रत्येकाला काही ना काही दुःख ठेवलेले आहेत हवेत संचार करणारे पक्षी असोत की खोल समुद्रात विहार करणारे मासे असोत त्यांना जाळ्यात पकडता येते कुठेही दैवाचा न दिसणारा हात तुमच्यापर्यंत येऊन पोचतोच असे म्हणून हिरंड्यकानं चित्रग्रिवाचे पाश तोडण्यास सुरुवात केली परंतु चित्रग्रीव म्हणाला अरे आधी माझ्या अनुयायांना मोकळे कर आणि मग माझे पाश तोड हिरंड्यक म्हणाला अरे तू तु राजा तुझ्या आधी तुझ्या नोकरांना कशाला मोकळे करायचे मित्रान असे म्हणून चित्रग्रीव म्हणाला माझ्यामुळेच बिचाऱ्यांवर हा प्रसंग आला आहे अनुयायांचा मान मी ठेवला पाहिजे त्यांची मर्जी कायम राखली पाहिजे म्हणजे माझे अनुयायीत्व ते कधीही सोडणार नाहीत अनुयायांचा विश्वास म्हणजे राजाची स्वसंरक्षणाची बळकट ढाल कदाचित असे होईल की माझे पाश तोडून तुझे दात दुखू लागतील किंवा तो दुष्टपारवी पुन्हा येथे येईल तेव्हा मी जर स्वतःची सुटका अनुयायांच्या सुटकेपूर्वी करून घेतली तर मला नरकात जावे लागेल त्याचे हे वळण ऐकून हिरण्य खुश होऊन म्हणाला मी ही राजधर्म जाणतो परंतु तुझी मी सहज परीक्षा पाहिली इतके मी सर्वांचे पाश हा हा म्हणता तोडतो तू काळजी करू नकोस तुझा परिवार असाच वाढवण्याची हो। काळजी घेतो त्याच्यावर तैलप्रे ते कोसळले तरी त्याचे रक्षण होते असे म्हणून त्याने पाश पुरतडून टाकण्यास सुरुवात केली सर्वांचे पाश तोडून त्यांना मोकळे केल्यावर हिरण्य त्यांना म्हणाला आता तुम्ही आपल्या घरी जाण्यास मोकळे झालात पुन्हा कधी प्रसंग तर मला विसरू नका मग चित्रगी व हिरण्यकाचा निरोप घेऊन अनुयायांसह हो घरट्याकडे जाण्यास निघाला कशा रीतीने होईल शहाण्याने मैत्रीमध्ये कधीही अंतर पडू देऊ नये लघुपतन कावळा का हा सर्व प्रकार दो आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच म्हणाला या हिरण्यकाची बुद्धी व शक्ती आश्चर्यकारक आहे कोणीही पक्षी जाण्यास सापडला तर त्याला मुक्त करण्याचा मार्ग त्याच्याजवळ आहे नाहीतर मी कोणावरही विश्वास ठेवित नाही किंवा माझा कुणीही मित्र नाही तेव्हा आज ह्या हिरण्यकाची मैत्री जोडावी मनुष्य शहाणा असला तरी कधीतरी तो स्वयंपूर्ण झाला आहे का एवढा मोठा समुद्र भरती येण्यासाठी त्याला चंद्रोदयाची वाट पहावी लागते की नाही असा विचार करून तू झाडावरून खाली उतरला आणि हिरण्यकाच्या बिळाच्या तोंडाशी जाऊन त्या सहा मारू लागला त्याचा अपरिचित आवाज ऐकून हिरण्यकाच्या मनात आले एखादे कंबूतर चुकून राहिले की काय त्याने आतूनच विचारले कोण आहेस तू काय पाहिजे तुला यावर लघुपतनक म्हणाला मी लघुपतनक नावाचा कावळा असून तुझ्या मैत्रीच्या अपेक्षेने तुला हा मारित आहे हे ऐकून हिरण्य बाबा रे तू इथून लवकर जा कसा तुझे व माझे कधीही पटणार नाही परंतु लघुपतनक म्हणाला आता इतक्यातच चित्रग्रीवाला तू तु जाळ्यातून मुक्त केलेस ते मी पाहिले त्यामुळे तुझ्याशी मैत्री करावी असे मला वाटू लागले आहे माझ्यावरही एखाद्या वेळी तसा प्रसंग आला तर तुझी मैत्री असावी म्हणून मी तुला हका मारित आहे अरे पण तू मला खाणारा तुझे आणि माझी मैत्री कशी जुळणार किरणने तातूनच म्हणाला आपले जन्माचेच वैर आहे त्यात कधीही बदल व्हायचा नाही शहाण्या माणसाने आपल्या जातीचे आणि आपल्या योग्य असेच मित्र करावेत नाही तर जगात हसे व्हायचे तरी पण लघुपतन चिकाटे धरून पुन्हा म्हणाला बाबा तू बिळाच्या तोंडाशी तरी ये तू आला नाही तर मी इथेच सत्याग्रह करून प्राण देईन तुझी व माझी दृष्टी भेटही झाली नाही आणि तू तर वैराच्या गोष्टी बोलतो आहेस का है दोन प्रकारचे असते हिरण्य आणि दुसरे काहीतरी कारणाने किंवा निमित्ताने उत्पन्न झालेले उंदीर आणि कावळा यांचे वैर पहिल्या प्रकारचे आहे सहज वैर हे फक्त मरणाने संपणारे असते कृत्रिम वैर मिटविता येते सर्प मुंगूस पारधी हरिण सवती सवती गरीब श्रीमंत पाणी अग्नि असे सहज वैराचे अनेक प्रकार आहेत एवढा मोठा व्याकरणकार पाणी त्याला सिंहाने मारले मीमांनी हत्तीने ठार केले छंदशास्त्राचा सागर असा पिंगल ऋषीला मगरीने ओढून नेले अशा मोठ मोठ्यांचा जिथे सहज वैराने नाश झाला तिथे आपल्यासारख्या क्षुद्र आणि अज्ञानी पशु काय पाड ते ठीक आहे रे पण मी सांगतो ते आईक कावळा म्हणाला पशुकक्षांची मैत्री काहीतरी कारणाने होते दुसरे असे की उपकारू पाहतात मूर्ख लोक भीतीने अगर लोने मित्र होऊ शकतात मूर्खांची मैत्री मातीच्या रांजणासारखी सहज फुटून जाते आणि दुरुस्तही करता येत नाही परंतु चहाण्यांची मैत्री सोन्याच्या लगडीसारखी फुटण्यास कठीण पण जोडण्यात था फार सोपी अशी असते सज्जनांचे मैत्री उसाप्रमाणे जो जो मुळाकडे जावे तो गोड परंतु दुर्जनांची मात्र त्याच्या अगदी उलट दुर्जनांची मैत्री आधी मोठी आणि पुढे कणाकणानं लहान होत जाणाऱ्या सकाळच्या सावलीप्रमाणे असते तर सज्जनांची मैत्री मात्र प्रथम लहान परंतु पुढे मोठी होत जाणाऱ्या संध्याकाळच्या सावलीप्रमाणे असते मी तुला अगदी खरे सांगतो कि मला मनापासून तुझ्या मैत्रीची इच्छा आहे शिवाय मी तुला वचन देतो मग तर निर्भय मनाने बाहेर येशील ना हिरण्य म्हणाला शत्रूच्या शपथेवर विश्वास ठेवल्याने रुत्राचा नाश केला देव सुद्धा शपथेवर दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवित नाहीत अशाच विश्वासाने इंद्राने दितीचा गर्भ होता माहीत आहे ना ज्याला आपले आयुष्य व सुख हवे असेल त्याने बृहस्पतीवर सुद्धा विश्वास ठेवू नये बोटीला पडलेले भोग कितीही क्षुद्र असले तरी ते बोट बुडवायला पुरेसे असते तसाच शत्रू कितीही लहान असला तरी तो आपला नाशच करतो कुणावरही विश्वास ठेवू नये कारण त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो पुष्कळ पैसे देऊन शत्रू वश केला तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होय त्याचे प्रवचन ऐकून लघुपास निराश होऊन म्हणाला तुझे नीतीशास्त्राचे ज्ञान अगाध आहे तुझ्याशी मैत्री जोडण्याची मला फारच इच्छा आहे हिरण्य तू ऐकून घे तू तुझ्या गुळात बस मी बाहेर बसून तुझ्याशी सुखदुखाच्या गोष्टी आणि सुहाशि सांगत जाईन मग तर कुठे अविश्वासाचा प्रश्न येत नाही ना हिरण्यकाने विचार केला कावळा शहाणा दिसतो आहे तेव्हा त्याच्याशी मैत्री जोडण्यास हरकत नाही परंतु त्याने कावड्याला एक अट घातली की त्याने आपल्या बिळात कधीही प्रवेश करावा याचा नाही कारण शत्रू सुरुवातीला हळूहळू कावड्याने त्याचीशी अट मान्य केली तेव्हापासून ते रोधी मित्र बनले आणि त्यांच्या सुखदुखाच्या गोष्टी सुरू झाल्या कावडा गावात मिळालेल्या मांस व मिठाईपैकी काही भाग हिरण्यकाठी आणू लागला तसेच हिरण्यकही तांदूळ वगैरे जे धान्य मिळेल त्यातला थोडा भाग कावऱ्यासाठी राखून ठेवून गप्पा गोष्टींच्या वेळी त्याला खायला देऊ लागला प्रीतीने प्रीती वाढते दान परतफेड गुप्त गोष्ट सांगणे अगर विचारणे व मेजवानी देणे घेणे अशी प्रीतीची सहा लक्षणे आहेत उपकाराशिवाय प्रीती नाही किंवा कुणी कोणाचे होत नाही देव देखील नवसाशिवाय पावत नाही दान जोपर्यंत दिले जाते तोपर्यंतच प्रेम असते विसरते असा हा उपकार महिमा आहे मालकाच्या उपकारानेच म्हशीला पेंड मिळते म्हणून ती आपल्या वासरापेक्षा मालकालाच जास्त दूध देते हा व्यावहारिक न्याय आहे त्याप्रमाणे उंदीर व कावळा यांची मैत्री नख आणि मांस जितकी अभेद्य असतात तितकी अभेद्य झाली उंदराला इतका विश्वास वाटू लागला की तो कावड्याच्या पंखावर बसून सुद्धा त्याच्याशी गप्पा गोष्टी करू लागला एक दिवस कावळा अत्यंत खिन्न आणि व्याकुळ मुद्रेनं हिरण्यकाजवळ येऊन म्हणाला देशाचा कंटाळा आला आहे तेव्हा मी इथून दुसरीकडे जाण्याचा विचार करीत आहे कंटाळा यायला काय झाले हिरंड्यकाने विचारले दुष्काळ कावडा म्हणाला जिथे माणसे तुपाशी राहत तिथे कावळ्यांना काकबळी कोण देणार ज्यांच्याकडे आजपर्यंत काकबवळी मिळत असे तेच आता जाळी लावून येणाऱ्या कावळ्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत सोडून जाण्याचा विचार चालवला आहे कुठे जाणार तू हिरण्यकाने विचारले दक्षिणेकडील एका मोठ्या अरण्यात मोठे सरोवर आहे तिथे माझा एक जुना मित्र मनथरक नावाचा कासव आहे तो मला माशांची मेजवानी देईल त्याच्याकडे जाऊन त्याच्या, त्याच्या सहवासात चार दिवस सुखाने घालवी असा विचार केला आहे इथल्या दुष्काळामुळे पक्षांचा नाश मला पाहत नाही दुष्काळ देशाचे तुकडे व कुलक्षय पाहू नये बलवानाला वजन जास्त झाले म्हणून काही वाटत नाही तसे धंदा करणाऱ्याला कुठलाही प्रदेश दूर वाटत नाही विरवानाला कुठलाही देश परका वाटत नाही आणि गोड बोलणाऱ्याला दुसरा कोणी परका वाटत नाही विद्वान हा राजांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण राजे लोक फक्त आपल्या देशातच पूज्य व हो प्रिय तर विद्वान सर्व ठिकाणी पूज्य असतात कावळ्याचे हे बोलणे ऐकून हिरण्यक म्हणाला तू जातो आहेस तर तुझ्याबरोबर मी सुद्धा येतो मलाही इथे राहणे दुःखाचेच होणार आहे का तुझ्या दुःखाचे कारण काय कावळ्याने विचारले ती बरीच मोठी हकीकत आहे हिरण्यक म्हणाला आपण तिथे गेलो म्हणजे मग तुला सर्व सवडीने सांगेन परंतु मी आकाशातून उडत जाणार तू माझ्याबरोबर कसा येणार कावळ्याने विचारले तू जर आश्वासन देत तर तुझ्या पाठीवर बसून मी येईन नाही मी कसा येणार हिरण्यक म्हणाला ते ऐकून कावळा एकदम आनंदाने म्हणाला वा तर मी स्वतःला धन्यस समजेन तू आणि माझा मित्र वनसरक यांच्या सहवासात माझा वेळ अतिशय आनंदात जाईल चल बस माझ्या पाठीवर हवेतून उडत जाण्याच्या आठही गती मला पूर्ण अवगत आहेत त्यांच्या तिकडे नेतो कोणत्या त्या, त्या, त्या आठ गती हिरंडकानं विचारलं कावळा म्हणाला संपात म्हणजे संथ उडणे विप्रपात म्हणजे बाणाप्रमाणे जलद उडणे महापात म्हणजे लांब पल्ल्याने उडणे निपात म्हणजे उतरत उडणे वक्र म्हणजे वाकडे उडणे आणि तिर्यक म्हणजे नागमोरी उडणेच्या उडण्याच्या पाठीवर उंदीर बसलेला पाहून हा कोणीतरी देश काल जाणणारा असामान्य कावळा असला पाहिजे असे वाटून मंथरक का कासव पाण्यात घुसला लघुपथनकाने त्या सरोवराच्या काठी असलेल्या एका झाडाच्या ढोलीजवळ हिरण्यकाला उतरवले आणि तो त्या झाडाच्या फांदीवरून ओठ्याने म्हणाला मंथरता बाहेर ये मी तुझा मित्र लघुपतनक कावळा आहे तुझा भेटीची मला अत्यंत उत्कंठा लागली आहे कापूर किंवा चंदन शीतल म्हणतात तथापि त्यांची शीतलता मित्राच्या आलिंगनाच्या शीतलतेच्या शंभराव्या हिश्शा सुद्धा नाही बोलणे ऐकून मंथरकाने दुरूनच त्याला नीट निरखून पाहिले आणि आपला मित्र चला आहे याची खात्री पटल्यावर तो पाण्याच्या वर आला बऱ्याच दिवसांनी मित्र भेटल्यामुळे त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि सर्वांग रोमांचांनी फुलून तो म्हणाला तुला केव्हा एकदा प्रेमाने आलिंगन देतो असे मला झाले आहे बरेच दिवस तुम्हाला दिसला नाही म्हणून वाटलं कुठला कावळा आला हे कुणाही थंड पाण्याने स्नान केले तरी त्याला आलिंगनाच्या शीतलतेची सर थोडीच येणार आहे दोघांचीही शरीरे रोमांचांनी फुलून गेली आणि ते एकमेकांच्या खुशालीच्या गोष्टी विचारू लागले त्याबरोबर हिरण्यकही बाहेर येऊन मंथरकाला नमस्कार करून आपल्या मित्राजवळ बसला हिरण्यकाला पाहून मंथरकाने लघुपतनकाला विचारले हा उंदीर कोण जो तुझा त्याला तू पाठीवरून वाहून आणलेस हे काही सहज घडलेले नाही लघुपतनकाने हिरण्यकाची ओळख करून देऊन म्हटले हा माझा जाणू प्राणच आहे एक वेळ पावसाच्या धारा आकाशातील तारका किंवा वाळवंटातील ता वाळूचे कण मोजता येतील परंतु या महात्माचे गुण मोजता येणार नाहीत सगळ्याचा उभा आल्यामुळेच तो इथे आला आहे त्याच्या या का लघुपत म्हणाला मीही त्याला त्याबद्दल विचारले होते परंतु ते फारच मोठे असल्यामुळे पुढे केव्हा तरी सांगेन असे तो म्हणाला त्या दोघांनी पुन्हा हिरण्यकाला विनंती केल्यावर तो आपल्या वैतागाचे कारण सांगण्यास तयार झाला तो म्हणाला ऐका